अध्याय पंधरावा धेनुकासुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव श्रीशुक म्हणतात नंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केले आता ते गायी चरावायला पात्र ठरले ते मित्रांसह गायी चारीत वृंदावनात जात आणि ते आपल्या चरणांनी अत्यंत पवित्र करीत हे वन गुरांच्या चाऱ्याने भरलेले आणि फुलांनी लहडलेले होते पुढे गाई त्यांच्या पाठीमाग बासरी वाजवी श्यामसुंदर त्यांच्यामाग बलराम आणि त्यापाठोपाठ श्रीकृष्णांच्या यशाच गायन करणारे गोपाळ असे सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनात गिथि कुठ भ्रमर मधुर गुंजाराव करीत होत कुठ हरणाच कळप होत कुठ पक्षी किलबिलाट करीत होत कुठ कुठ महात्म्यांच्या हृदयाप्रमाण स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवर होती त्यातील कमळांच्या सुगंधाने सुवासित झालिवारा तिथ वाहत होता ले ले ले ले फुले फुले असे ही रमणीयता पाहून भगवंतांनी तिथे विहार करण्याचे ठरवले फळाफुलांच्या भारानी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहेत असे पाहून आनंदाने स्मितहास्य करीत श्रीकृष्ण बलरामानं म्हणाले हे देवश्रेष्ठा देव ज्यांची पूजा करतात त्या चरणकमलांना हे वृक्ष फुले आणि फळे घेऊन आपल्या शेंड्यांनी नमस्कार करीत आहेत असंही असल की ज्या पापामुळे त्यांना वृक्षजन्म घ्यावा लागला ते पाप दूर करण्यासाठीच ते असे करीत असावेत हे पुण्यशील आदीपुरुषा तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवून राहत असलास तरी तुझे श्रेष्ठ भक्त मुनिगण तूच आपली इष्टदेवता आहेस हे ओळखून बहुतेक ब्रम्हराच्या रुपामध्ये तुझ्या त्रिभुवन पावन यशाचे गायन करीत तुझे भजन करतात ते आपल्याला कधीही सोडू इच्छित नाहीत हे स्तुत्य बंधू तू आपल्या घरी आल्याचे पाहून हे मोर आनंदाने नाचत आहे गोपिकांप्रमाणे या हरिणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत या कोकिळा मधुर कुहरवाने आपले स्वागत करीत आहेत घरी आलेल्या अतिथीचे स्वागत करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच असतो अतिथी धर्म पाळणारे हे वनवासी धन्य होत येथील भूमी आज गवत झुडपांच्यासह तुझ्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झाली आह इथले वृक्ष बेली तुझ्या हातांचा स्पर्श झाल्याने स्वतःला धन्यमानित तुझ्या दयार्द्र दृष्टीक्षमुळे नद्या पर्वत पशुपक्षी कृतार्थ होत आहेत आणि व्रजातील गोपी लक्ष्मीलाही स्पृहणीय अशा तुझ्या वक्षस्थळांच्या स्पर्शाने कृतकृत्य झाल्या आहेत श्रीशुख म्हणतात अशा प्रकारे सुंदर वृंदावन पाहून श्रीकृष्ण आनंदित झाले आपल्या सवंगडांच्यासह गोवर्धन पर्वतावर आणि यमुना तीरावर गाईंना चारीत चारी रममाण झाले गोपाळ ज्यांचे चरित्र गात आहेत असे वनमाला धारण केलेले कृष्ण सह, धुंद ब्रह्मरांच्या गुणगुणण्यात आपला स्वर मिसळून मधुर संगीत गात कधीकधी श्रीकृष्ण राजहंसाच्या पूजनाचे अनुकरण करीत तर कधी नाचणाऱ्या मोरापेक्षा अधिक सुंदर नाचून मित्रांना हसवीत कधी मेघाप्रमाणे गंभीरवाणीने दूर गेलेल्या गुरांना त्यांच्या नावाने प्रेमाने बोलवीत त्यांची ती मधूर हाक गायी आणि गोपाळांचे चित्त मोहोवी कधी चकोर क्रौच चकवा भारद्वाज आणि मोर या पक्षांचे आवाज काढित तर कधी वाघसिंहाच्या गर्जनेने घाबरल्यासारखे दाखवील कधी कधी बलराम खेळून थकल्यावर एखाद्या गोपाळाच्या मांडीची उशी करून पहुडत तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे पाय वगैरे चेपून त्यांचा थकवा दूर करील गोपाळ नाचू गाऊ लागत फुशारक्या मारत किंवा एकमेकांशी कुस्ती खेळत तेव्हा दोघे भाऊ हातात हात घालून उभे राहत आणि हसून शाब आस म्हणत कधीकधी स्वतः श्रीकृष्णसुद्धा कुस्ती खेळता खेळता थकून जाऊन एखाद्या झाडाखाली कोळ्या पालवीच्या शैय्येवर एखाद्या गोपाळच्या मांडीवर डोके ठेवून पहुडत त्यावेळी काही पुण्यवंत श्रीकृष्णांचे पाय चेपू लागत आणि दुसरे काही पुण्यशील बालक त्यांना पंख्यानी वारा घालू लागत हे राजा जेव्हा हृदयप्रेमाने उचंबळून येई तेव्हा काही गोपाळ हलक्या आवाजात श्रीकृष्णांच्या लिलाना अनुरूप अशी मनोहरगीतं गाऊ लागत अशाप्रकारे भगवंतांनी आपल्या योगमायेने आपले खरे स्वरूप झाकून ठेवले होते ते अशा काही लिला करीत की ज्या हुबेहुब गोप बालकांच्या सारख्याच वाटत स्वत भगवती लक्ष्मी ज्यांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये संलग्न असे तेच भगवान या खेड्यातील बालकांच्या बरोबर ग्रामीण खेळ खेड़ खेळत खेड़ असत परंतु कित्येक वेळा त्यांची ईश्वरी लिला सुद्धा प्रगट होतच असे रामकृष्णांचा श्रीदामा नावाचा एक मित्र सुबल स्तोक कृष्ण इत्यादी गोपाळ त्यांना प्रेमाने म्हणाले हे पराक्रमी बलरामा हे दुष्टांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा इथून थोड्याच अंतरावर ताडवृक्षाने भरलेले एक मोठे वन आहे तिथे ताडाची पुष्कळ फळे खाली पडतात आणि पडलेलीही आहेत परंतु धेनुक नावाचा दुष्ट दैत्य ती घेऊ देत नाही हे रामा हे कृष्णा तो बलाढ्य दैत्य तिथे गाढवाच्या रूपात येऊन राहतो त्याच्याबरोबर आणखीही पुष्कळ असे त्याच्यासारखेच बलवान दैत्य त्याच रुपात तिथे राहतात शत्रूचा नाश करणाऱ्या हे कृष्णा माणसांना खाणाऱ्या त्या दैत्याच्या भीतीने माणसे इतकेच काय पशुपक्षीसुद्धा त्या जंगलात जात नाहीत त्याची फळे सुगंधित आहेत परंतु आम्ही कधी ती खाल्लीच नाहीत चारी दिशांना पसरलेला त्यांचा सुगंध ध्यानात येतो हे श्रीकृष्णा त्यांच्या सुगंधाने आमचे मन मोहित झालेले आहे आणि ती मिळावीत अशी फार फार इच्छा आहे बलराम दादा आपली इच्छा असेल तर जाऊया ना आपण आपल्या मित्रांचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही हसले आणि त्यांची इच्छा पुरवण्यासाठी त्यांच्याबरोबर तालवनाकडे गेली त्या वनात वना जाऊन बलरामांनी हाताने ती ताडाची झाडे हत्तीप्रमाणे जोराने हलवून फळेखाली पाडली गाढोरूपी दैत्यानं जेव्हा फळे पडल्याचा आवाज ऐकला तेव्हा तो पर्वतांसह पृथ्वीचा थरका तिथे धावत आला तो बलवान दुष्ट आवेगाने बलरामांच्या समोर आला आणि त्याने मागच्या पायाने त्यांच्या छातीवर लाथा मारून खिंकाळत तिथून तो बाजूला सरकला राजन तो गाढो क्रोधाने पुन्हा खिंकाळत बलरामांच्या जवळ आला आणि त्यांच्याकडे पाठ करून पुन्हा रागाने त्याने आपल्या मागच्या पायाने त्यांच्यावर लाथा झाडल्या बलरामाने एकाच हाताने त्याचे दोन्ही पाय धरले आणि त्याला आकाशात गर गर एका ताडाच्या झाडावर आपटले फिरवित असतानाच त्या गाढवाचे प्राण निघून गेले होते त्याच्या पटण्याने जसा वरील भाग अतिशय विस्तृत होता असा तो महान ताडवृक्ष स्वत कडकडाट करत तुटून पडलाच पण पडताना दुसऱ्या एका वृक्षाला सुद्धा त्याने पाडले दुसऱ्याने तिसऱ्याला तिसऱ्याने चौथ्याला असे करीत पुष्कळसे ताडवृक्ष मोडून पडले बलरामाने लिहिलेले फेकून दिलेल्या गाढवाच्या शरीराच्या आघाताने तिथले सगळे ताडवृक्ष सोसाट्याच्या वाऱ्याने हालावे तसे गदगदा हल्ले हे राजा जगदीश्वर अनंत भगवानांच्या बाबतीत काय काय आश्चर्य कारण वस्त्रामध्ये दोरे असावेत त्याप्रमाणे हे सारे जग त्यांच्यामध्ये ओतप्रत भरलेले आहे त्यावेळी सुराचे बांधव गाढव आपला नातलग मारला गेल्याचे पाहून क्रोधाने रामकृष्णांवर आवेगाने तुटून पडले राजन ज्यांच्यापैकी जे जे कोणी जवळ आले त्यांना त्यांना बलराम आणि श्रीकृष्णांनी अगदी सहजगत्या मागचे पाय पकडून ताडवृक्षावर आपटले त्यावेळी तिथे जमिनीवर चहूकडे पसरलेली ताडाची फळे तुटून पडलेले वृक्ष आणि दैत्यांची प्रेते यांनी जमीन आच्छली गेली ढगांमुळे आकाश झाकळून जावे तसे त्यांचा हा महान पराक्रम पाहून देव त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वाद्ये वाजवून स्तुती करू लागले ज्या दिवशी धेनुकासूर मेला त्या दिवसापासून लोक निर्भय होऊन त्या वनातील ताडफळे खाऊ लागले आणि जनावरे स्वच्छंदपणे चरू लागली त्यानंतर त्यांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे असे कमलदलाप्रमाणे डोळे असलेले श्रीकृष्ण ज्येष्ठ बंधू बलरामांसह व्रजामध्ये आले त्यावेळी त्यांचे साथीदार त्या त्यांच्याबरोबर त्यांची स्तुती करीत निघालेले होते त्यावेळी श्रीकृष्णांच्या कुरळ्या केसांवर गाईंच्या खुरांनी उडालेली धूळ पसरली होती मस्तकावर मोर पंखाचा मुकूट होता आणि केसांमध्ये जंगली रानफुलं घातलेली होती त्यांचे पाहणे आकर्षक असून चेहऱ्यावर मनोहरी स्मितहास्य होते ते बासरी वाजवित होते आणि त्यांचे सवंगडी त्यांची कीर्ती गात होते बासरीचा आवाज ऐकून गोपी एकाच वेळी घरातून बाहेर आल्या केव्हापासून त्यांचे डोळे श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आतूर झालेले होते गोपीनी नेत्ररुप भ्रमराने भगवंतांच्या मुखारविंदाच्या मधाचे पान करून दिवसभराच्या विरहाची आग शांत केली आणि भगवंतांनी सुद्धा त्यांचे लज्जायुक्त हास्य आणि विनययुक्त नेत्रकटाक्षांनी केलेला सत्कार स्वीकारून व्रजामध्ये प्रवेश केला त्यावेळी प्रेमळ यशोदा आणि रोहिणी यांनी त्यांना त्यावेळी देण्यायोग्य वस्तू हव्या तेवढ्या दिल्या नंतर तेल उठणे लावून त्यांना स्नान घातले त्यामुळे त्यांचा दिवसभरातील हिळण्या फिरण्याने आलेला शीण नाहीसा झाला नंतर त्यांना सुंदर कपडे घालून गंध लावून सुगंधी फुलांच्या माळा घातल्या त्यानंतर दोघेही मातांनी वाढलेले स्वादिष्टांना जेवले त्यापाठोपाठ लढिवाळपणे त्यांना थोपटून आईनी सुंदर अंथरुणावर झोपवले तेव्हा ते आरामात झोपी गेले हे राजा अशा प्रकारे वृंदावनात राहत असता एके दिवशी श्रीकृष्ण बलरामाखिरीज इतर मित्रांना घेऊन यमुनेवर गेली त्यावेळी उन्हाळ्यातील उन्हाने, उन्हाने गायी आणि गोपा तहनेने व्याकुळ झाल्यामुळे यमुना नदीचे विषारी पाणी प्या वशात लक्षात न आल्यामुळे ते विषारी पाणी पिताच सर्व गायी आणि गोपा निश्चेष्ट होऊन यमुनेच्या काठीच पडले त्यांना या अवस्थेत पाहून योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी आपल्या अमृत वर्षाव करणाऱ्या दृष्टीने त्यांना जिवंत केले कारण त्यांचे रक्षणकर्ते श्रीकृष्णच होते ना तेव्हा शुद्धीवर आल्यावर ते, शुद्धी ते सर्वजण पाण्याजवळच उठून उभे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले राजा विषारी पाणी प्याल्यामुळे मरूनही श्रीकृष्णांच्या कृपादृष्टीनेच आपला पुनर्जन्म झाल्याचे त्यांच्या लक्षात आले अध्याय पंधरावा समाप्त